श्रीपादशी वल्लभ न हरि दत्ता या दिगंग वासुदेवांद सरस्वती सर्वे पाठ पाीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या सरस्वती सर्वे मात्र उत्तमहात्म्य अध्याय सतरावा श्री गुरुदत्तात्रेयाय नम गुरु म्हणाले शिष्या ऐक राजा अर्जुन परमधार्मिक असून अनेक कार्य करत विवेकधरुण वागणारा होता स्वस्वरूपी अनुसंधान ठेवून तो यज्ञ तप दाने ब्राह्मणांचे पूजन व प्रजेचे पालन करी स्वतःच्या पुत्राप्रमाणे तो प्रजेचे पालन करी विशेषेकरून त्याची प्रीती यज्ञ यागावर होती त्याने श्री गुरुदत्तांच्या प्रित्यर्थ अश्वमेध यज्ञासाठी प्रारंभ केला तो कृतार्थ असल्याने स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून यज्ञ करणे घडेल काय तो बला त्याचा अश्व कोणी धरला नाही पण अश्वमेध सांग होईल ह्या भीतीने देव भिवू लागले अर्थात अर्जुनाचे अंतःकरण न जाणल्यामुळे देव भीत होते ते एकत्र येऊन म्हणू लागले आता आमचे काय होणार राजाचे याग निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे आम्हाला उद्वेग वाटतो आहे त्याचा याग यथास पार पडेल व तो आता स्वर्गाचे राज्य घेईल तरी आता याला काहीतरी उपाय योजून विघ्न आणावे राजाला विप्र फार प्रिय आहेत हे, हे सर्वांना ठाऊक आहे यासाठी कोणाला तरी विप्रवेषाने भूमीवर पाठवावे त्याचे दारात जाऊन त्याचे सत्व करावे आम्हांमध्ये सूर्य सर्वात जास्त पराक्रमी आहे तोच सर्वांचे मनोरथ पूर्ण करील असा विचार करून सुरांनी त्याला भूमीवर पाठविला तो विप्राचा वेश घेऊन महिष्मती नगरीस आला व वैश्वदेवाच्या वेळी अर्जुन बली टाकण्याकरता बाहेर येण्याच्या वेळी राजाच्या समोर आला पोट पाठीस लागलेले डोळे खोल गेलेले चालताना पावले अडखळत आहेत तोंडातून शब्द बाहेर पडत नाही अशी ती मूर्ती पाहून राजा मनात विस्मय करून म्हणाला असा दीन मनुष्य कोणत्या देशात राहतो आहे अजून असा प्राणी पाहिला नाही राजा त्याच्यासमोर जाऊन नमस्कार करून विचारता झाला आपले आगमन कोठून झाले सेवकाला काय आज्ञा आहे विप्राने उत्तर दिले तुझी कीर्ती ऐकून आलो तुला अतिथीचा सत्कार करणारा म्हणतात तिन्ही लोकात तू प्रसिद्ध आहेस तू परमदयाळू क्षत्रिय आहेस है ह्याच याचकांना मागतील ते देतोस असे ऐकून तुझ्या घरी आलो उदार पुरुष राज्य धन पुत्र स्त्री किवा नश्वर शरीर यांचा लोभ धरित नाहीत तू खरोखर उदार असतील तर माझी तृप्ती तु कर तुझ्या वाचून या भूमीवर योग्य दिसत नाही असे मला खात्रीने वाटते राजाने म्हटले माझी स्तुती पुरी करावी तुझी तृप्ती तु कशा रीतीने होईल ते सांग ब्राह्मण माझे दैवत आहे त्यांना मी माझ्या सकट सर्वस्व अर्पण करीन त्यावर विप्र ही तुझी सप्तद्वीप पृथ्वी आहे हिच्यावर असलेले सर्व वृक्षलता धिल्याने माझी तृप्ती होईल मला आणखी काहीही इच्छा नाही ब्राह्मणाचे बोलणे ऐकून अर्जुनाला फार आनंद झाला तो मनात म्हणाला खात्रीने हा मानव नाही देवभूमीवर फिरतात ज्याप्रमाणे विष्णू बळीच्या आधारी गेला त्याप्रमाणे हा कोणीतरी अमर आहे हा तेजस्वी दिसतो त्याअरती सूर्य ससावा ऐरवी इतका तेजस्वी दुसरा कोण असणार असा मनात विचार करून तो प्रगटपणे म्हणाला आपण मागितलेले दान मी देतो परंतु आपण कोण ते प्रथम सांगा मग ब्राह्मण म्हणाला मी दिवाकर भड अनेक लोक ओलांडून पोट भरण्यासाठी येत पर्यंत आलो आहे ते ऐकून अर्जुनाने हास्य केले व म्हणले या पृथ्वीवर मी धन्य आहे साक्षात सूर्य माझ्या दारात याचक होऊन आला आहे त्याचा गृहस्थाश्रम धन्य त्याचा आचार श्रम सफळ त्याचाच चुकला भ्रम की ज्याच्या घरी महात्मा अतिथी होऊन मी दत्तात्रेयांच्या कृपेला पात्र झाल्याने अनेक योग जाणतो तेव्हा योग सामर्थ्याने वृक्ष पुन्हा निर्माण करीन असे म्हणून अर्जुन वृक्ष देण्यास सिद्ध झाला तेव्हा सूर्याने आपले रूप प्रगट केले ते पाहून अर्जुनाला आनंद झाला तो म्हणाला मी वृक्षांचे दान आपल्याला केले आहे आपण त्याचा स्वीकार करावा त्यावर सूर्य राजाला म्हणाला तू खरोखर उदार आहेस तरी वृक्षांना शुष्क करून देशील तर अग्निरूपाने मी त्यांना भक्षण करीन तेव्हा राजाने म्हटले जे दान तू मागितलेस ते मी देईन परंतु मी वृक्षाचे शोषण करणार नाही तू सुखाने त्यांचे भक्षण कर राजाने असे सांगितल्यावर सूर्य म्हणाला मी तुला बाण देतो तू त्यांचे संधान कर त्यांनी वृक्ष वाळून जातील मग मी भक्षण करीन असे म्हणून सूर्याने राजाला बाणांचे भाते दिले मग राजाने पाचशे धनुष्य सिद्ध केली व बाणांची योजना केली एकेका बाणापासून सहस्त्रसहस्त्र बाण निर्माण झाले त्यातील एक एक बाणाने हजारो वृक्ष क्षणात शुष्क करून टाकले ग्राम नगर पर्वत किल्ले अरण्ये तीर अशा सर्व ठिकाणी ज्या ज्या वृक्षाला बाण लागला तो तो तात्काळ वाळला मग सूर्याने अग्निरूपाने क्षणार्धात त्यांना जाळले तृण वृक्ष लता जाळी सर्व भस्म झाले त्यावेळी वशिष्ठ ऋषी आपल्या आश्रमात ध्यानास बसलेले होते त्यांनी पाहून शिष्याला विचारले हे काय आहे तेव्हा शिष्याने उत्तर दिले की अर्जुनाने असंख्य बानांचा वर्षाव केल्याने वृक्ष जळले हे उत्तर ऐकून वशिष्ठांनी ध्यानात पाहिले आणि विचार करून कोपायमान होऊन ते निष्ठुरपणे म्हणाले हा दुष्टबुद्धीचा अर्जुन राज्याच्या संपन्नतेमुळे मत्त झाला आहे माझा आश्रम जाळून टाकल्याबद्दल मी त्याला शिक्षा करीन सामर्थ्याच्या गर्वाने हा अतिशय मत्त आहे ह्याला तोडीचा योद्धा नाही म्हणूनच हा उन्मत्त झाला आहे अरे अर्जुना तुझा गर्व आता पुरे जमदग्नीला पुत्र होईल तो तुझे हात तोडून तुझा शिरच्छेद करील क्रोधाच्या आवेशात वसिष्ठांनी ही शापवाणी उच्चारली तपस्व्याचा तो शब्द खोटा कोण करू शकणार वास्तविक अर्जुन हा ब्राह्मणांचा भक्त वसिष्ठ मुनीही अत्यंत शांत त्यांना असा शाप द्यावा याचे कारण भावी दैव करनी होत प्राणी निमित्त मात्र असतात कोणी स्वतंत्र नाही असे वेदवाणी सांगते सर्व स्तर जाळून सूर्य निघून गेला नंतर अर्जुनाने आपल्या योग बला वृक्षांचे जीवन पूर्वीप्रमाणे केले ब्राह्मणाचा कोप अतिशय भयंकर असतो त्याचा शाप म्हणजे अनिवार्य विषच ते विष प्राणाचा शोष करते त्या विषाचे शमन करता येत नाही असो वसिष्ठ मुनीचा शाप होताच अर्जुन उद्धट झाला स्वर्गावर स्वारी करून देवांना जिंकण्याचा त्याने विचार केला त्याने आपल्या पुष्कळ पुत्रांना नगराच्या रक्षणासाठी ठेवले व स्वतः स्वर्गावर जाण्याकरता विमानात बसला त्याच्या ऐश्वर्याला तुलना नव्हती सिद्धी त्याच्या पुढे दासी म्हणून हात जोडून उभ्या असत त्याची गती अकुंठित होती व आज्ञा उल्लंघण्याचे साहस कोणी करीत नसेल त्याचे शासन कठोर असून अनेक देह धारण करून तो त्रिभुवनात गमन करी शिवाय तो स्मरण करताच प्रगट होणारा व सर्वांचे मन जाणणारा होता असा तो अर्जुन दिव्य विमानात बसून स्वर्गावर चाल करून गेला आणि चैत्ररथ नावाच्या कुपेराच्या बागेत येऊन क्रीडा करू लागला ते पाहून पहारा करत असणारे यक्ष त्याच्यावर धावून आले यक्षांनी त्याच्यावर नाना प्रकारची शस्त्री सोडली त्यांचे निवारण राजाने केले त्याचवेळी किन्नरांचे समूह अर्जुनावर चाल करून आले नराचा देह व अश्वाचे मुख आणि अश्वाचा देह नराचे मुख असे किंदरांचे रूप होते महाप्रतापी अर्जुनाने पाचशे धनुष्य सज्ज करून त्यांना बाणांनी जर्जर केले तेव्हा यक्षगण भ्याले यक्षकिन्नरांचे देह छिन्न भिन्न होऊन प्राणांवर संकट येताच मोहाने त्यांनी युद्धातून पळ काढला मग अर्जुनाने शस्त्री सावरून स्वर्गाकडे प्रयाण केले त्याला पाहून देवदूतांनी इंद्राला जाऊन ही वार्ता सांगितली तो अर्जुन तेथे जाऊन पोहोचला देवांना तो कृत्तांताप्रमाणे भासला सहस्त्रभुज महाअुर अर्जुन समोर येताच देवांना घेऊन इंद्र त्याच्यावर गेला देवांचे अर्जुनाशी तुंबळ युद्ध झाले त्यात सर्व देव जखमी झाले अर्जुनाचा पराक्रम पाहून सिद्धांनी आश्चर्य केले अर्जुनाचे बाण लागून देवांच्या अंगीचे पळण्याचा हो प्रयत्न करू लागले तेव्हा अर्जुनाने मोहनास्त्र टाकून त्यांना मोहित करून ठेवले व स्वतःच नंदन येऊन क्रीडा करू लागला एके दिवशी इंद्र शची सह विमानात बसून ऐरावत पुढे चालवून नंदनवनात आला त्याने अर्जुनाला पाहून कोपाने वज्र घेतले ते पाहताच अर्जुनाने इंद्र यांच्यासह विमान हाताने उचलून घेतले आणि गर्जना करत तो निघाला इंद्राने आकांत करून देवांना हाक दिली तेव्हा अर्जुनाशी देवांचे तुमल युद्ध झाले अर्जुनापुढे देवांचे बल खचले जो योगाभ्यास धुरंधर वज्राप्रमाणे ज्याचा देह त्याला कोण मार देईल देव खिन्न झाले कोणी विवस्त्र झाले कोणी शस्त्रे टाकून दिली कोणी नेत्र झाकले तर कोणी तोंडे वाकडी गेली कोणी हात जोडून सोडण्याची विनंती केली देवसे दीन झाल्यावर राजाने त्यांना सोडून दिले तेथून सुटताच सर्व देवांना घेऊन इंद्र मेरू पर्वतावर आला व खिन्न होऊन म्हणाला देवांना स्वर्ग लोक व मनुष्यांना मर्त्य लोक ब्रह्मदेवानी दिला आहे जाऊन त्याला हे दुःख सांगू अर्जुनाने मनुष्य असूनही बलात्काराने येऊन व्यर्थ आमच्याशी युद्ध करून स्वर्ग जिंकला याचा पराक्रम अनिवार आहे श्री दत्तांच्या वराने हा अमर झाला असून आमचा चक्का चूर करील चला ब्रह्मदेवाला हे सांगू इंद्राचे हे म्हणणे मान्य करून त्याला पुढे करून सर्वदेव ब्रह्मभुवनासाले। तेथे मूर्तिमंत वेद ब्रह्मदेवाला वेष्टून राहिले होते सनतकुमार आदी ब्रम्हूत ब्रह्मदेवाची देव, ब्रह्म स्तुती करीत होते चतुर्मुखाला पाहून देव दुःख विसरून परमसुख पावले त्यांच्या हर्षाला पार उरला नाही ब्रह्मदेवाला साष्टांग नमस्कार करून समोर उभे राहून हात जोडून त्यांनी म्हटले हे कमलासना तुझा हे जगतपालका जगजीवना कमलोद्भवा तुला नमनसो आम्ही सेवकाप्रमाणे तुझे आज्ञाधारक आहोत तुझ्या आज्ञेने वागतो आजपर्यंत आम्ही सुखी होतो आता मात्र दुःख ओढवले आहे अर्जुनाने श्री दत्ताच्या वराने उन्मत्त होऊन बलात्काराने स्वर्गात येऊन आम्हाला जर्जर केले शस्त्रास्त्रे वृथा जात आहेत आणि अर्जुन आम्हाला आटोपत नाही आमचा मार्ग आता खुंटला आहे आता आम्ही काय करावे ते ऐकून ब्रह्मदेव म्हणाला चला आपण वैकुंठाला जाऊ भक्तगैवारी वैकुंठ नायक लक्ष्मीपतीच तारील असे म्हणून सर्वजण निघून वैकुंठाला आले मनात नारायणाचे प्रेमाने स्मरण करत नाम नामघोष गरजत ते पोहोचले वैकुंठ भुवन हे आनंदाचे मुख्यधाम भाग्यहीनांना स्वप्नातही त्याचे स्मरण दुर्लभ तेथे सूर्य चंद्रांच्या प्रकाशाची गरजच नसते ते स्वयंप्रकाश असून तेथे रोग चिंता व क्लेश यांचा लेशही राहत नाही सदैव सुखाचे साम्राज्य तेथे नांदते शोक मोह नावालाही नसतात गरुड वाहन श्री विष्णूचे हे धाम पूर्ण गृहच आहे जे कोणी शांत दांत निरमत्सर निष्कपटी निरहंकार व धरता भक्ती करतात त्यांनाच वैकुंठपूर दिसते त्या ठिकाणी कल्पवृक्षांची वने आहेत कामधेनूंचे कळप फिरतात अमृताची सरोवरे आहेत व चिंतामणींचे जिने आहेत रत्नजडित सुवर्णाच्या भिंतीवर रेखा ठलेली चित्रे जणू जिवंत भासतात ते सर्व पाहून मती कुंठित होते अशात्या त्या वैकुंठाला इंद्र देवांसह आला आणि द्वारपालांना जाणविले विष्णू सारखेच रूप धारण करणारे जय नावांचे द्वारपाळ होते त्यांनी ती वार्ता विष्णूला कळविली विष्णूच्या आज्ञेने ब्रह्मदेव देवांसह आत वाम अंकावर लक्ष्मी घेऊन पितांबर पांगरुण हातात शंख चक्र गदा धारण करून आनंदात बसलेल्या मधुसूदनाचे दर्शन सर्वांना घडले देवांनी विष्णूला लोटांगण घालून हात जोडून त्याची स्तुती केली हे जगज्जीवना नारायणा तुझा जय असो आम्ही तुला नमस्कार करतो तू भक्तपालक व कृपाघन आहेस सोभक्तांचे जीवन आहेस अत्यंत दिनाला पाहून तुझ्या मनात दया उपजते तू अवधूत रूपाने अर्जुनाला अनेक वरदाने दिलीस आज त्यानेच बलात्काराने देवांची पदे हरण केली आहेत आम्ही देव तुझे सेवक आहोत आम्हाला तुझाच आधार आहे तेव्हा अर्जुनाचा प्रतिकार करून आमचे अधिकार राखावेत देवांनी अशी विनंती केल्यावर विष्णूने मनात विचार केला की अर्जुनाला मुनींनी शाप दिल्यामुळे तो क्षोभ पावला आहे तो जीवनमुक्त असून प्रारब्धामुळे ह्या सर्व चेष्टा घडत आहेत त्याला स्वर्गाचा स्वार्थ मुळीच नाही अर्जुनाचे आचरण देवांना काय ठाऊक आहे त्याचे प्रारब्ध सुद्धा पूर्ण झाले असून तो त्वरित विदेह मुक्ती घेईल श्रेष्ठ वर्ण मी त्याचा वध नेमला तरी अर्जुनाला मारू शकेल असा ब्रह्मांडात सध्या कुणी नाही तरी मी चवतार घेऊन युद्धात त्याचा देहधारातीर्थी ठेवविला पाहिजे तो पूर्वीच पावन झाला आहे आता त्याला विदेह मुक्तिदान द्यावे असा विचार करून श्री विष्णूने देवांना सांगितले रेणुकाशी युद्ध करून त्याला संग्रमात जिंकेन चिंता न करता स्वस्तानी जा विष्णूची हे वचन ऐकून देवांना फार आनंद झाला विष्णूची आज्ञा घेऊन ते हर्षाने स्वस्थळी परतले इति श्रीमत परमहंस परिवराजकाचार्यवर्य सद्गुरु श्री श्री श्रीवासुदेवानंद सरस्वती विरचिश्तमहात्मे सप्तदशोध्याय तत्स्रीदत्तार्पणमस्त Yeah, yeah.